उत्तमहात्म्य अध्याय अठ्ठेचाळीसावा श्री गुरुदत्तात ज्याला आदी आणि अंत नाही तो भगवान श्री दत्त म्हणाला राजा मनुष्याने पाण्याप्रमाणे स्वच्छ असावे त्याने जगात सर्वांशी सदैव स्नेह ठेवावा कोणाशीही कडू नसावे वागण्याची रीत अशी असावी अमृताप्रमाणे गोड शब्द परिमित बोलून सर्वांशी गोडी ठेवून नित्य रहावे अमृताप्रमाणे असली की खरोखर उदकाला गुरु केल्याने हा गुण अंगी बाणतो मधुर आणि स्वच्छ असे जल स्वभाव असते म्हणून सर्व लोक ते दृष्टीला पडताच तिकडे धावतात पाणी पाहिजे तिकडे वळले तरी त्याची व्याप्ती समान पातळीची असते त्याप्रमाणे मनुष्याने गोड भाषण आणि सर्वांची स्नेह ठेवून पाण्याप्रमाणे निरंतर सर्वात समावून जावे जलाने अंगावर प्रोक्षण केले स्नान केले आचमन केले जलपान केले किंवा त्याच्यावर दृष्टी टाकली तरी ते पवित्र करते लोक वारंवार सर्व व्यवहार जलावर करतात परंतु ते त्याचा वीट माणित नाहीत मनुष्याने तसा आचार ठेवावा जो मनुष्य सतत स्वच्छ राहतो त्याच्या दर्शनानेच पाणी पवित्र होते एवढे स्वच्छतेचे महत्व आहे नमस्कार करणाऱ्याला किंवा सेवा करणाऱ्याला स्वच्छ मनुष्य निरंतर तीर्थ जलाप्रमाणे तारतो माणसाने प्रशस्तपणा धरून जलाप्रमाणे राहावे व स्वतः पवित्र राहून इतरांना पवित्र करावे पाण्याचा हा एक विशेष गुण आहे की ते पोटात मल ठेवून बाहेर स्वच्छ राहून इतरांचा मल नाहीसा करते मलमूत्र व कफ यांचे घर पंचभूतांचा समूह असा जो हा देह त्याचा मोह कशासाठी तोच मनुष्य बुद्धिमान की जो मोह न धरता याच देहाने संसाराचा नाश करणारे ज्ञान वैभव मिळवितो ज्ञान प्राप्त झाल्यावर कृतार्थता आली तरी तो देह त्याग करत नाही तर लोकांना तारण्यासाठी तो देह राखतो कर्मसंचित जाळून क्रियमान टाळून व प्रारब्धाचा स्वीकार करून लोकांना पावन करण्यासाठी तो या भूमीवर राहतो तो स्वेने भूमीवर फिरत राहून उदकाप्रमाणे होऊन दर्शन पावन करतो। स्पर्शनामण करीत असता जल स्वतःचे उच्च स्थान सोडून देते त्याचप्रमाणे उंच वृक्षांना मुळापासून पाडते आणि नम्र लव्हाळ्यांचे रक्षण करते त्याप्रमाणे मुक्त नरगरविष्ट लोकांना वगळून लीन वळतो व त्यांचे पाप नाहीसे करतो तो पाखंडे आणि दुष्ट यांना शाप देऊन त्यांचा समूळ नाश करतो व लिन लोकांना सदैव तारतो उदकाला गुरु करून मी हे शिक्षण घेतले हा माझा चौथा गुरु मनुष्याने तपाने तेजस्वी असावे लोकांना प्रदीप्त दिसावे पाहिजे तिकडे खावे परंतु दोष लावून घेऊ नये लोकात वावरताना आपण गुप्तपणा धरावा केव्हा तरी धरूनही असावे जो आपल्याला भजतो त्याचा कामना पुरवाव्या व आपल्या भक्तांची पापे समूळ नष्ट करावीत भूमीवर संचार करत असता खाण्यासाठी काही मिळाले तरी त्याचा साठा करू नये अग्नीला गुरु केल्याने हे कहते, अग्नी स्वतःच तेजस्वी असतो लोकांना तो आपले तेज दाखवितो आणि उष्णतेच्या योगाने थंडी घालवून प्रकाशाने अंधकाराचा नाश करतो तो इकडे तिकडे फिरून पाहिजे ते खाऊन दोषाचा अंशही न घेता शुद्धपणा सोडत नाही अग्नीचा तेजस्वीपणा अतुलनीय आहे त्याला कोठेही व कशाचाही वीट येत नाही साधकाने हे शिक्षण नीट व धीटपणाने घ्यावे होत्री लोक कुंडात अग्नी ठेवून तो लाकडांनी प्रदीप्त करून त्या अग्नीत हवन करतात त्यांना अग्नी पावन करतो कोणी अग्नि मोकळाही ठेवतात तो पक्ष म्हणतात कोणी गोळा देऊन तो झाकतात व हो वेळी त्याचे उद्धरण करतात अग्नि सदैव त्या यजमानच्या स्वाधीन राहून त्याच्याकडून सेवा घेऊन त्याला पावन करतो ज्याची जशी उपासनाची आहुती असेल त्या, त्या देवांना पोचविंग्रह करीत नाही लाकूड वगैरे मिळेल त्याची जाळून राख करतो मनुष्याने ह्याप्रमाणे वागावे विभू परमात्म्याला आकार नाही परंतु आकार दिसून येतो तो अग्निप्रमाणे मिथ्या समज जे जे मिळेल त्यात प्रवेश करून त्या त्या, त्या लाकडाला जाळून तो त्या आकाराचा दिसून येतो वस्तूत तो, तो निराकार आहे मोठ्या लाकडाच्या संपर्काने तो मोठ्या आकाराचा दिसतो तर लहान लांब चौकोनी वाटोळ्या लाकडामुळे तसा तसा दिसतो श्लोक विमता हा सकला हा जीवा द्रव्यादावर्जिता यत्तारतम्यमते तू तत्काष्टाश्रीवत अर्थ सर्व जीव आकारही त्यांचे तारतम्य लाकडाच्या आधाराने असणाऱ्या अग्निप्रमाणे समजावे अग्नी निराकार आहे लाकूड मिळताच तो त्याच्या आकाराचा दिसतो त्याच रीतीने हा आत्मा विविध शरीरांच्या मुळे दिसतो अनन्य शरण झालेला मनुष्य ज्ञानाच्या बळावर सत्वर नश्वर उपाधीचा त्याग करून स्वतः निराकार परब्रह्म होतो कर्म हे देहाचे मूळ आहे ते ज्ञानाच्या योगाने समूळ जाळून असा मनुष्य केवळ निरूपाधिक विमल परब्रह्म होतो अग्नि लाकडाच्या बरोबर वाढतो व त्याच्यासारखा आकार दाखवितो परंतु थोड्याच वेळात राख करून आकार टाकतो आत्मा तसाच आहे रूप रूपम प्रतिरूप असे वेदाचे वचन आहे तेव्हा आत्मा रूपरहित आहे हे निसंदेह कळावे म्हणून अग्निला गुरु करून देहाचा अभिमान सोडून मी ह्या ठिकाणी पडून आहे देहक्षणात भंग पावतो हे जाणून घेतली की खरोखर वैराग्य अंगी बांधते हे जाणण्यासाठी अग्निज्वालेचे शिष्यत्व घेतले पाहिजे नीट विचार करून पाहिले तर देहासंबंधात प्राणी क्षणोक्षणी जन्मतात्व मरतात अग्नीच्या ज्वाळा जशा दरवळी निर्माण होऊन नाश पावतात त्याप्रमाणे प्राण्यांची देहासंबंधी ही अवस्था असते हे सूक्ष्म विचाराणे समस्ते, जो मनुष्य हे मान्य करतो तो देहाला क्षणभंगूर मानून वैराग्याचा मनापासून स्वीकार करून संसार रूपी सागर ओलांडतो देहाची आसक्ती फार असते ती सत्वर सोडणे हे थोर उदारत्व आहे मी पाचव्या गुरुपासून हा बोध अत्यंत आदरपूर्वक ग्रहण केला चंद्र गुरु हे सांगतो की सर्व विकार उदाहरणार्थ लहान मोठा होणे तुटने फुटणे वगैरे भासतात ते सर्व ह्या शरीरावर भासतात पर असा आत्मा कमी होत नाही किंवा वाढतही नाही असे पहा की सूर्य हा तेजो मंडळ आहे आणि ग्रहनक्षत्रे उदक हे उदक मंडळ आहे तेव्हा चंद्र हेही उदक मंडळ आहे हे स्वच्छपणे जाणावे एका नक्षत्र योगाने जेव्हा सूर्य चंद्राचा संयोग होतो तेव्हा चंद्रकलांचा नाश होतो तीच अमावस्या चंद्र नभो नभोमंडळात साठ कलांनी नक्षत्र भोगतो त्याला सव्वा दिवस लागतात सूर्य तेरा दिवसांनी जातो त्यांची अशी गती आहे म्हणून प्रतिपदेपासून विषम सूर्य मंडळ होऊन प्रतिबिंबून दिसते चंद्रमंडळात प्रतिदिनी जो पंधरावा भाग भासतो ती कला आहे अशा पंधरा कला चंद्रमंडळात भासतात त्या शुक्लपक्षात वाढतात व वा कृष्ण पक्षात कमी होतात तेरा नक्षत्रे जातात तेव्हा दोघे समोरासमोर येतात तीच आपण जा पौर्णिमा जाणतो संपूर्ण सूर्यमंडळ बिंबून चंद्र वाटोळा दिसतो त्याच्यावर भूछायाही दिसते चंद्राची प्रथम कला अमावस्येची ती सूक्ष्म असते शुक्ल पक्षाच्या पंधरा कला मिळून सोळा कला होतात या सोळा कला चंद्रावर दिसतात नंतर प्रतिपदीपासून उलट प्रकार सुरू होतो मंडळ उफराटे येताना कला कमी होतात अशा रीतीने चंद्रमंडळाच्या कला कमी होतात व वाढतात कारण न जाणून घेता केवळ कार्याला पाहून जे लोक भूलतात ते कुतर्क करून फसतात कला येवोत अगर जावो चंद्रमंडळावर ज्याप्रमाणे विकार होत नाही जरी तसे दिसले तरी तो भास असतो त्याप्रमाणे आत्मा होत नाही वाढत नाही किंवा मरत नाही हे राजा हे सर्व विकार देहावरच असतात तू म्हणशील की सर्वच देह जर असे आहेत तर व्यवहार का करतात तर त्याचे उत्तर ऐक चंद्र दुसऱ्या मंडळाप्रमाणे आकाशात भासतो आणि सूर्याच्या सत्तेने अंधकाराचे निवारण करतो चंद्रमंडळ स्वतः जल स्वरूप आहे म्हणून ते थंड भासते याचप्रमाणे आत्मसत्तेने सर्व देह चैतन्य युक्त ज्याप्रमाणे चंद्रमंडळात जल त्याच त्याचप्रमाणे देहात अंत करण त्यात आत्म्याचे प्रतिबिंब पडते त्यामुळे हे सर्व विषय भासतात हा साक्षीभूत आत्मा नासत नाही हे ज्ञान चंद्रापासून घेतले हा सहावा गुरु हा देह जसा फिरतो तसाच आत्माही फिरतो मग आत्मा अचल कसा असा तुझा प्रश्न असेल तर राजा ऐक आत्मा संपूर्ण देहात आहे असा प्रतीत झाला तरी तो स्वतः आकाशाप्रमाणे भेदशून्य सांगितला आहे देह आदी उपाधी व्यक्तीभूत असून आम्ही तिच्यात आहोत अशी बुद्धी कुबुद्धी आहे ही गोष्ट लक्षात यावी म्हणून एक उदाहरण सांगतो एका घड्यात पाणी भरून तो सूर्यबिंबा खालून फिरवावा घडा फिरविरताना प्रतिबिंब फिरते पात्र हालले की प्रतिबिंब हालते असे सर्वजण पाहतात परंतु ते काही खरे नसते जे जे विकार जळावर होतात ते ते प्रतिबिंबावर भासतात ते काही सूर्यावर नसतात हे काळजीपूर्वक ध्यानदान याचाच अर्थ असा की जे जे अनेक विकार होतात ते ते उपाधीवर असतात आत्म्यावर नसतात तो उपाधीहून वेगळा असा साक्षी असतो हे निशंकपणे जाणून भ्रम सोडून द्यावा सूर्यापासून आणखी एक शिक्षण घेतले ते ऐक चराचर जगात जे उपयोगाचे दिसेल ते सुरक्षित ठेवावे पण आपण त्यात आसक्त होऊ नये पुढे यथायोग्य वेळ पाहून मग ते सर्व केवळ परोपकार बुद्धीने पात्री सोडावे सर्व काही संपले तरी अंतरात खेद मानू नये काही कालानंतर ते पुन्हा मिळाले तरी हर्षून जाऊ नये आसक्ती आणि द्वेष सोडून अनायासे अर्थ जोडावा तो यथाकाल पात्रात देऊन आपण अलिप्त होऊन राहावे गुणदोषयुक्त बुद्धीनं ठेवतासा व्यवहार करून राहण्याने बंधन येत नाही हे मी सूर्यापासून शिकलो भविष्यकाल जाणून सूर्य आपल्या किरणांद्वारे जल साठवून ठेवतो ते तो योग्य काळी सोडून देतो परंतु अभिमान धरत नाही हे कल्याण प्रद ज्ञान मी सूर्यापासून शिकलो आपल्या स्त्रीपुत्रांशी सतत जास्त स्नेह ठेवतात किंवा त्यांच्याशी अतिप्रसंग ठेवतात त्यांना कपोत पक्षाप्रमाणे बंधन जे मोहयुक्त होतात त्यांना कपोताप्रमाणे गती एका वनात एक कपोत कपोती निवास करीत होते ती कधीही एकमेकांपासून वेगळी होत नसत परस्पर प्रेमाने त्यांनी एकमेकांना बांधून टाकले होते वनात संचार दोघेही बरोबर करत विशेष करून घरट्यात बसून एकमेकांच्या तोंडाकडे बघत असत आनंदाने व मोहित होऊन चुंबन घेत आणि पंख पसरून आलिंगन देत पुढे मृत्यू येईल अकस्मात देह पडेल असे न जाणता तो ह्या क्रीडा विषयभोगासाठी निष्फल करीत त्या मृत्युंजय ईश्वराचे कधीही स्मरण न करता असे भोग भोगून हर्ष मानून दोघे रमत असे ते खेळत असता किती काळ लोटला याचीही वार्ता त्यांना नव्हती जनो क्षणच लोटला असे वाटले महिना ऋतू वर्ष आधी फेरे घालून काळ आयुष्याला पीळ घालत असल्याचे त्या मूळ व मत्त दाम्पत्याला भान नव्हते त्या कपुताचे आणि त्याच्या स्त्रीचे मन संसारात असे रमून गेले होते हास्य दृष्टीक्षेप गोड शब्द यांच्या योगी कपोती त्या कपोत्याचे चित्त रमवत होती मग स्वतःची भुक्तहान विसरून तो तिचे मन राखत असे तीही त्याला संभोग व अलिंगन देऊन त्याचे चित्त बांधून ठेवी मग त्यांच्या संबंधाने कपोती गर्भिणी झाली तिने अंडे घातले ते पाहून कपोता तिची जास्त काळजी घेऊ लागला अमृतासारखा गोडघास कष्ट सोसून तो तिला आणून देऊ लागला आणि ती रात्रंदिवस ते अंडे उबवू लागली स्वभाव कर्मादी शक्तीच्या योगाने ती अंडी फुटून पिले दिसू लागली तेव्हा ही आनंदित होऊन त्या पिलांचे प्रेमाने पालन करू लागली त्यांच्यावर पाखर घालून त्यांच्या तोंडात घास घालू लागले श्लोक यो निजानंदम स्वाधीनम सुलभम परम स्त्रीपुत्रादिभव सौख्यम भुक्ता अर्थ स्वाधीन असलेला श्रेष्ठ सुलभ निजानंद जो भोगत नाही त्याला स्त्री पुत्र आदीपासून मिळणारे सुख भोगूनही आनंद प्राप्त होत नाही मग ती आपल्या पिलांना आलिंगन देऊन त्यांचे कडून घेऊ लागली आपन उपास काढूनही त्यांना घास भरवू लागली हळूहळू पिले मोठी झाली तसे त्यांचे आहार वाढले मग दोघीही मनात जाऊन खाद्य आणू लागले एकदा पिले घराबाहेर पडून बाहेर डोकावत असता तोल जाऊन खाली पडली तेथे एका भोयाने जाळी पसरली होते त्यात ती अडकली तोवर कपोती परत येऊन तिने ते दृश्य पाहिले मोहाने तिनेही स्वतःला जाळ्यात पाडून घेतले थोड्याच वेळात कपोतात येथे येऊन त्याने तिघे जाळ्यात पडून मेल्याचे पाहिले अशा विदुरपणाच्या जगण्याला काय अर्थ या दुःखातिरेकाने तो स्वतःही जाळ्यात पडला सारांश विषयांच्या उपभोगाने शांत न होता जे परिवारातच रमून राहतात त्यांना काल अकस्मात येऊन कपोत्याप्रमाणे परिवारासह मारून नेतो या दुर्लभ नरदे हा सारखे मोकळे मुक्तीचे साधन दुसरे कोणतेही नाही ते, ना ते हातातून निसटले की पुन्हा घोर दुःख पुढे आहे हे कपोता गुरुकडून मी शिकलो इति श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्यवर्य श्रीमत्सद्गुदेव श्रीमत्वासुदेवानंद सरस्वती विरचि श्री दत्त दत्महात् अष्टच्शोध्याय श्री गुरुदेव, गुदे दत्तात्रेयापणमस्तु जशी तत्ता वासुदेवानंद सरस्वती सगना पाठ पा